अध्याय तीनशे पन्नासावा ब्रह्मरुद्र संवाद जन्मे जे विचारतो ब्रह्मन पुरुष अनेक आहेत किंवा एकच आहे अनेक असल्यास त्या सर्वात श्रेष्ठ कोण आणि या सर्व पुरुषांचे उत्पत्ती स्थान कोणते वैशंपायन सांगतात हे कुरुकुलुधुर्या व्यवहारात तसेच सांख्यशास्त्र योगशास्त्र यांचे समजुतीप्रमाणे पुरुष अनेक आहेत त्यांना एक पुरुष हे म्हणणे इष्ट नाही तथापि तत्वत पुरुष एकच आहे कारण घटाकाश मठाकाश इत्यादी उपाधी भेदास्तव अनेक आकाशे दिसली तरी ती सर्व एका महदाकाशातच अंतर्भूत असतात तोच न्याय यथे आता अशा अनेक पुरुषांचे ज्या एकाच पुरुषाला उत्पत्तीस्थान म्हणता येईल अशा त्या विश्वरूपी व गुणाधिक पुरुषाचे व्याख्यान मी तुला सांगतो या पुरुषा व्याख्यान करनापूर्वी मी तपोयुक्त दांत परमवंध्य व आत्मज्ञा जे आमसे गुरु व्यास महर्षी महर्षि चरणी वंदन हे पृथ्वी माते मी संगतो आहे हे पुरुष सूक्त कि व्याख्यान सर्व वेदात ऋत व सत्य अे प्रसिद्ध है शिवाय या विसिंह व्यास चिंतन के लिए है भारत कपिलाधिक ऋषींनी अध्यात्म विषयांचे विचार करून तत्संबंधी जी शास्त्रे लिहिली त्यात सामान्य नियम व त्यांचे अपवाद अशा पद्धतीनं विवरण केले आहे आता आमचे गुरु व्यास यांनी थोड्याच म्हणजे एकाच पुरुष असे सांगितले आहे ते कसे ते मी त्याच अमित तेजस्वी व्यासगुरूंच्या कृपेने तुला सांगतो आई हे राजा याबाबतीत त्र्यंबक व ब्रह्मदेव यांचा एक जुना संवाद उदाहरणार्थ सांगत असता तोच मी तुला सांगतो समुद्राचे मध्यभागी वैजयंत नावाचा एक स्वर्णकांती श्रेष्ठ पर्वत आहे त्या वैजयंतावर एकांतात अध्यात्मविचार करण्याकरता ब्रह्मदेव आपले वैराज्य सदन सोडून नित्य एकटेत जाऊन बसत असत याप्रमाणे ते बुद्धिमान चतुर्मुख देव तेथे बसले असता त्यांचे ललाटापासून उत्पन्न झालेला शिवनावक महायोगी व त्रिनेत्र असा समर्थ पुत्र यदृच्छया आकाशमार्गाने वेगाने येऊन त्या पर्वत पर्वतशिखरावर उतरला आणि समोरच ब्रह्मदेवांना पाहून त्याला फार समाधान वाटून तो त्यांचे पाया पडला त्याला आपले पाया पडलेला पाहून प्रजापती प्रभूने आपले डावे हाताने त्यास उठविले आणि आपला पुत्र भहुतकाळाने भेटीस आलेला पाहून त्यास असे म्हणाले ब्रह्मदेव म्हणाले हे महाबाहो तुझे स्वागत असो तू आज मदजवळ आलास हे एक मी भाग्येत समजतो पुत्रा तुझे कुशल आहे ना तुझे अध्ययन व तपश्चर्या नीट चालू आहे ना कारण तू सर्वदा उग्र तप करणार आहेस म्हणून तुला पुनरपी खोदून पुसतो की तप ठीक चालले आहे ना रुद्र म्हणाला भगवन आपले कृपेने माझे अध्ययन व तप हे अखंड व कुशलपणे चालले आहे व सर्व लोकही कुशल आहेत मी आपनास आपल्या वैराज्य सदनात फार वेळ ढुंडाले परंतु इथे शोध लागेना तेव्हा आपले चरणाने सनाथ झालेल्या त्या पर्वतावर मी आलो कारण आपण एकटे उठून एकांतात का गेला अशाबद्दल मला फार जिज्ञासा उत्पन्न झाली का की आपलेसारख्याने इतके विचारमग्न होण्याला लहान सहान कारण असणार नाही कारण हे पितामह आपले ते नेहमीचे वैराज सदन म्हणजे किती उत्तम तेथे ते क्षुधा व तृषा यांची बाधा नाही सुरासुरांची तेथे ते ते वस्ती त्याचप्रमाणे ते अमित तेजस्वी ऋषींचाही निवास गंधर्व अप्सरा ही तर तेथून हलतच नाही असले ते, ना ते रम्यस्थळ सोडून आपण सडे या अशा पर्वतावर येऊन बसला याचा हेतू काय ब्रह्मदेव म्हणाले बाबा मी या पर्वतावर वैजयंतावर हल्ली सर्वदा वस्ती धरली आहे याचे कारण मी येथे एकाग्र चित्ताने विराट पुरुषाचे चिंतन करीत असतो रुद्र विचारतो ब्रह्मन आपण स्वयंभूमी आजवर अनेक पुरुष उत्पन्न केले आणि यापुढेही आणखी अनेक करीत आहात असे असता हा एकच पुरुषश्रेष्ठ विराट म्हणून आपण ज्याचे चिंतन करीत बसला आहात तेव्हा हा एक पुरुष कोण असावा ही माझी एवढी शंका फेडा मला फार उत्कंठा झाली आहे ब्रह्मदेव म्हणाले हे पुत्रा तू जे अनेक पुरुष म्हणून म्हटलेस ते तर उघड डोळ्यांना दिसत आहेत त्यांना दर्शनाची म्हणजे शास्त्र प्रमाणाची काय अपेक्षा आहे शास्त्र प्रमाण हे अनाधिकतार्थ ज्ञापक असते म्हणजे जी गोष्ट सहज समजत नाही किंवा डोळ्यांना दिसत नाही ती सांगण्याकरता तर शास्त्राची प्रवृत्ती असते आणि या रीतीने पाहता परमशास्त्र जो वेद तो तत्वमसी या वाक्याने पुरुषाचे एकत्व कथन करतो याला धरून व्यवहारात दिसणाऱ्या ज्या अनेक पुरुषांचे ज्याला उत्पत्ती स्थान म्हणतात असा जो एकच एक पुरुष त्याचे अधिष्ठान मी तुला आता सांगतो हा जो पुरुष विराट सूत्रात्मा कारण आणि निर्गुण किंवा अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण व वा वासुदेव या चार प्रकाराने नटणार आहे त्या एकाचेच ठिकाणी अखेर हे व्यवहारत पृथक दिसणारे अनेक पुरुष निर्गुण आणि शुद्ध होऊन लय पावतात अर्थातच हे सर्व पुरुष कार्य व तो एक पुरुष या अनेकांचे कारण हे सिद्ध झाले ओम तत्स्य अध्याय तीनशे एक्कावन्नावा नारायण महात्म्य वर्णन ब्रह्मदेव म्हणाला आता हे पुत्रा हा एक पुरुष शाश्वत अव्यय अक्षय वागमनोतीत व वा सर्व पादानुभूत कसा ते तुला सांगतो ऐ हे सुपुत्रा तो विश्वात्मा तुला मला इतरांना बुद्धिमंतांना किंवा मूढांना कोणालाच या डोळ्यांनी दिसणार नाही तो केवळ ज्ञानाला दृश्य आहे असे म्हटले आहे तो स्वतः शरीररहित असून यावत सर्व शरीरात वास्तव्य करून आहे या प्रकारे प्रत्येक शरीरात वसत असूनही त्या शरीराकडून होणाऱ्या कर्मांनी हा लिप्त होत नाही तो माझा तुझा तसेच दुसरे जेवढे म्हणून देहधारी आहेत त्या सर्वांचा साक्षीभूत असून तो कोणालाच कुठेही पकडता येत नाही तो विश्वशीर्ष विश्वबाहू विश्वपाद विश्वनेत्र विश्वनासिक असून त्याचे सुखास पडेल त्याप्रमाणे तो एकी एक सर्व देहरूपी क्षेत्रातून संचार करीत असतो शरीरे ही क्षेत्रे व शुभाशुभ कर्में, ही त्यातील बीजे या ही त्याला ज्ञान असल्याने त्या योगात्म्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात बरे कोणी म्हणेल की हा जर शरीराशी संबद्ध आहे तर याला उत्क्रांती गती आगती इत्यादी असली पाहिजे बाबरे याचे शरीरातून जाणे किंवा तेथे येणे हे भूतमात्रापैकी कधीच कोणाला समजणारे नाही सांख्यशास्त्राचे किंवा योगशास्त्राचेही सहाय्याने मी त्याचे गतीसंबंधी विचार करून राहिलो आहे परंतु काही थान लागत नाही कारण ती गोष्ट आपले ज्ञानाचे पलीकडची आहे आता मला कळते आहे त्याप्रमाणे मी तुला त्या सनातन पुरुषाची माहिती श्रुती युक्ती व अनुभव या तिन्हीना धरून सांगतो एकत्व व महत्व ही केवळ त्याचेच ठिकाणी राहतात आणि तोच एक पुरुष मानला आहे त्याच सनातन पुरुषाला महापुरुष हा शब्द लागू आहे ज्याप्रमाणे अग्नि वस्तुत एकच असता अनेक रूपाने प्रकाशित होतो किंवा वायू हा एकत असता हो वा लोकात अनेक रूपाने पाहतो तोच प्रकार या असंगपर पुरुषाचा आहे पृथ्वीवर अनेकविध जले आहेत परंतु त्या सर्वांचा उगम एकच महासागर आहे याचप्रमाणे हा विश्वरूपी असा एकच निर्गुण पुरुष असून सगुणत्वाने पृथक दिसणारे सर्वही लौकिक पुरुष म्हणजे जीव अंती या एका निर्गुणातच प्रविष्ट होतात मात्र या निर्गुण पुरुषाशी एकूपाने मिसळण्याची योग्यता येण्यास जीवांना देहेंद्रिय अहंकारादी सर्व टाकून व शुभाशुभ कर्मे आणि सत्य व अनृत हा सर्व भेद सोडून निर्विकार व्हावे लागते त्याशिवाय हा अभेद प्रतीयमान होत नाही म्हणजे जो जीव हा परमपुरुष मन व वाणी या पलीकडे आहे असे गुरुमुखाने समजून आल्यावर अत्यंत शांत वृत्तीने अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव हे आधिदैव चतुष्टय किंवा विराट सूत्रात्मा अंतर्यामी व शुद्ध ब्रह्म हे अध्यात्म चतुष्ट अथवा विश्व तैजस प्राज्ञ तुरी सूक्ष्मावस्था चतुष्ट यातील क्रमाने मागील स्थूलाचा पुढील सूक्ष्मात लय करीत करीत जातो तो त्या जा कल्याण पुरुषाला मिळतो इतरांना ते शक्य नाही असे असता योगमार्गी पंडित त्याला परमात्मा असे म्हणू पाहतात सांख्यशास्त्री एकात्माच म्हणतात तिसरे काही ज्ञानमार्गी त्याला केवळ आत्माच म्हणतात तथापि या सर्वांचा भाव एकच आहे हा जो परमात्मा आहे तो सदैव निर्गुण आहे हाच नारायण हाच सर्वात्मा पुरुष समजावा कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे हा कर्मफलाने लिप्त होत नाही कर्मफलाने बंधन मोक्षाचे लफडे ज्याच्या गळ्यात पडत असते तो दुसराच आहे त्याला कर्मात्मा असे सप्तदशात्मक जे लिंग शरीर त्याचे लिगार असते आणि त्यामुळे कर्मभेदाने देवतीर्यक यादी भाव प्राप्त होऊन एकच पुरुष अनेक रूप होतो अर्थात हे बहुत्व औपाधिक असून तत्वत एकच पुरुष आहे हे कसे ते तुला व्यक्त करून दाखवले आणि जे कोणी पुरुष अनेक म्हणतात त्यांचे भाषेचा तरी अर्थ हाच आहे की हे तुला पद्धतवार कळेलच बाबारे या सर्व लोकतंत्राचा किंवा व्यवहाराचा प्रकाशक चित तो एकच आहे तोच परमवेद्य आहे बोद्धा तोच बोधनीय तोच मनता म्हणजे मानणारा तोच मंतव्य म्हणजे मानला जाणारा तोच प्राशितातोच प्राशनीयही तोच घ्रातातो ध्येय तोच स्पर्शितातोच स्पर्शनीय तोच द्रष्टातोच द्रष्टव्यही तोच श्रावितातोच श्रावणीय तोच ज्ञातातोच ज्ञेयही तोच सगुणतोच ही तोच तो, फार काय पण हे पुत्रा जे काही अनात्म किंवा जडरूप प्रधान म्हणून प्रसिद्ध आहे ते या धात्याची पहिली सृष्टी म्हणजे जे महत्त्व ज्याला ज्ञाते ब्राह्मण अनिरुद्ध किंवा अहंकार म्हणतात ते व लोकात वैदिक कर्माची जी अधिष्ठात्री देवता समजतात ती ही सर्वही तोच नित्य अव्यय व शाश्वत असा पुरुष होय कोणते काम्यकर्मही करणे झाले तरी ते त्याचेच उद्देशाने करणे इष्ट आहे देव सर्व देव व सर्वही शांत चित्त मुनी यज्ञशाळेत यालाच यज्ञभाग देत असतात मी एवढा ब्रह्मदेव सर्वात पाहिला व निखिल प्रजांचा ईश्वर पण मीही त्यापासून उत्पन्न झालो आणि माझेपासून पुढे तू त्याचप्रमाणे स्थावर जंगमात्मक जगत व सरहस्य सर्व वेदही माझेपासूनच झाले असल्यामुळे या सर्वांनीही मी ज्याला त्यालाच भजावे हे न्याय्य आहे ए तो एकच पुरुष वासुदेव स्वेच्छेनरूप अनिरुद्धादी चार रूपे घेऊन लोकात क्रीडा करीत असतो त्यावेळी तो अबुद्धसा भासो परंतु तोच स्वतःचे रूपाशी अभिन्न अशा ज्ञानाने प्रतिबोधित होऊन जीवित्व सोडून वासुदेव रूपच होतो हे पुत्रा तू प्रश्न केलास त्याप्रमाणे सांख्यशास्त्र व योगशास्त्र यात सांगितलेल्या मतांना धरून पुरुष अनेक आहेत की एक आहे याचा उलगडा मैं तुला ओम तत्सत्य